श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग दोन श्री वाल्मिकी म्हणाले विवेकाचा उदय होताच वासनादशी क्षीण होते त्याप्रमाणे अरुणोदयानंतर मुलानचंद्र हेच जिचे मुख आहे आणि अत्यंत व्याकुळ झालेला अंधकार हेच जिचे शरीर आहे अशी रात्र मरणोन्मुख झाली त्यानंतर ज्याचे किरण सभोवार पसरू लागले आहेत असा सूर्य पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेल्या लोकांना दिसणाऱ्या पूर्वाचलाच्या शृंगाने अडविल्यामुळे त्या शिखरांच्या मधून आपले हातच पसरत आहे असा दिसला आणि पश्चिमाभिमुख लोकांना दिसणाऱ्या अष्टाचलावर तो मिथ्या किरीट आदी शिरोभूषणांचीच शोभा धारण करता झाला प्रभातकाळचा वायू दवांच्या कणांचे आकर्षण करू लागला <coughs> इंद्रुमंडला इंदुमंडला स्पर्श केल्यामुळे तो शीतल झाला आणि चंद्रप्रकाशाला खाऊन टाकण्यासाठी तो आपला सूर्यरूपी नेत्र उघडून प्रकाश पाडू लागला याच वेळी राम लक्ष्मण आणि शत्रुघ्न आपल्या अनुचरांसह उठून आणि संध्यावंदन करून वसिष्ठांच्या पुण्याश्रमास गेले तेथे संध्यावंदन करून आश्रमातून बाहेर येणाऱ्या मुनींच्या पायांना वंदन करून त्यांनी त्या पायावर अर्धे समर्पण केले तो इतक्यात मुनीचे ते निवासस्थान दुसरे मुनी ब्राह्मण राजे यांनी आणि हत्ती घोडे रथ या वाहनांनी एका क्षणात भरून गेले आणि हळूहळू तेथे अतिशय गर्दी झाली नंतर तो मुनिश्रेष्ठ त्या सेनेसह आणि रामादिकांना बरोबर घेऊन योग्य वेळी दशरथाच्या सभागृहात आला श्री वसिष्ठमणींनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच राजा दशरथ संध्यावंदनादी करून स्वग्रहातून बराचपुढे चालून आला रस्त्यावरच वसिष्ठांना भेटून आणि आदरांनी त्यांची पूजा करून फुलांच्या माळा आणि रत्ने यांनी अधिकच भूषित झालेल्या सभेत त्यांना घेऊन आला सर्वजण आपापल्या आसनावर बसले इतक्यात आदल्या दिवशीचे सर्व भूचर आणि आकाशचर श्रोते सभेत आले त्या सर्वांनी एकमेकांना वंदन केले आणि सर्व सभास्थानी बसले तेव्हा ती सर्व सभा वारा शांत झाल्यामुळे न हलणाऱ्या पद्मिनीप्रमाणे शांत आणि सौम्य झाली स्वत राजाही याचा स्वतः राजाही वाचा शरीर आणि मन यांचे नियमन करून बसला आहे असे पाहून सर्व सभा त्याच्यासारखी झाली त्याप्रमाणे सर्व ऋषी ब्राह्मण राजे इत्यादी सभेतील आपापल्या स्थानी अनुक्रमाने बसले असता परस्परांचा सौम्य स्वागत शब्द हळूहळू शांत झाला असता स्तुती पाठक आपली स्तुती संपून सभेच्या कोपऱ्यातून बसले असता सूर्याचे किरण उदय पावतात जणू काही श्रवणासाठी त्वरेने सभेकडे येऊन गवाक्षादिकातून सभेत शिरले असता सभेत गडबडीने येणाऱ्या श्रोत्यांचे हस्तादी अवयव एकमेकास लागून मोत्यांच्या भूषणादिकांचा झणत्कार कर्माने शांत होत शेवटी अगदी निजल्याप्रमाणे बंद झाला असता कार्तिकेय शंकराच्या कच बृहस्पतीच्या प्रल्हाद शुक्राचा आणि गरुड भगवान विष्णूच्या तोंडाकडे जसा मोठ्या भक्तीने गौरवाने आणि उत्कंठेने पाहतो त्याप्रमाणे हळूच लावून आकाशात भ्रमण करणाऱ्या भ्रमरीला उदयाधिकाल फुललेल्या कमलावर जसा आसक्त करतो तशी रामाने आपली दृष्टी वसिष्ठांच्या मुखकमलावर आसक्त केली तेव्हा वाक्यज्ञ वसिष्ठ पूर्वी प्रकृत असलेल्या क्रमाला न सोडताच वाक्यार्थ योग्य रीतीने जाणणाऱ्या रघुनंदनाला उद्देशून बोल लागले श्री वसिष्ठ म्हणाले हे रघुनंदना मी काल जे अत्यंत श्रेष्ठ आणि अर्थाचे आणि परमार्थाचा बोध करणारे वाक्य सांगितले ते तुला आठवते ना हे शत्रुमर्दन करणाऱ्या राजकुमारा मी आता जे आत्मबोधासाठी आणि शाश्वत सिद्धीसाठी आणखी सांगणार आहे ते तू आई वैराग्य आणि प्राणनिरोधाचा अभ्यास यांच्या साहाय्याने तत्वाचे ज्ञान होते आणि त्या ज्ञानाने संसारातून तरुण जाता येते यासाठी त्यांचाच अभ्यास करू यथार्थ तत्वज्ञानाने दुर्बोध क्षय असता आणि वासनासनाभिनिवेश गळाला असता शोकरहित पद प्राप्त होते दिशा काल आणि वस्तू या त्रिविध परिच्छेदांनी परिच्छिन्न न होणारे म्हणजे अखंड एक एकरस आणि कोटी रहित एकच ब्रह्म द्वैतावस्थेला प्राप्त होऊन जगत बनून राहिले आहे जेथे कोणत्याही भावांनी अवच्छिन्न न होणारे एक शांत परासत्ता रूपाने भासणारे ब्रह्मच आहे अन्यत्व कसे असेल, असा करून, अहम भावना सोड़ तू साक्षा महान एक रूप वस्तुत चित्त नहीं अविद्या मन नहीं क्षुद्र जीव ही नहीं तो सर्व आप कल्पना है आधार ब्रह्मच है ज्यादा भोग्य संपत्ति ज्या योग वृत्ती जे छिदाभास किंवा त्या भासांच्या आठवणी आणि ज्या भोगेच्छा ते सर्व आदिअंतरहित ब्रह्मच असून समुद्रातील तरंगादिकांप्रमाणे मिथ्या विकास पावत आहेत पाताळात भूतळी स्वर्गात तृणामध्ये प्राण्यांमध्ये आणि दुसऱ्याही सर्व ठिकाणी ते छिद्रूप परब्रह्मच सर्व रूपाने दिसते त्यातून अन्य काही नाही उपेक्षा करायला योग्य असलेले तृणादि त्याज्य असलेले दुखादी आणि ग्राह्य असलेले बांध वैभव देह इत्यादी सर्व आदिअंतरहित ब्रह्मच असून ते सर्व समुद्राप्रमाणे विकास पावते जोवर अज्ञानाची कल्पना आहे तोवर मी ब्रह्म आहे ही बुद्धी नसते आणि जोवर जगज्जालामध्ये आस्था आहे तोवर चित्तादिकांचा विभ्रम होतो जोवर सज्जन संगतीने पूर्णता प्राप्त झालेले नसते आणि जोवर मूर्खत्व क्षीण झालेले नसते तोवर चित्ता असते जोवर ही भुवनादिकांची भावना यथार्थ ज्ञानाच्या सामर्थ्याने आतून शिथिल झालेली नाही तोवर चित्ताधिक स्पष्टपणे प्रकट होणारच जोवर अज्ञत्वरूप अंधत्व असते विषयाच्या आशयने परोशता असते आणि मूर्खत्वामुळे मोहाची उन्नती असते तोवर चित्ताधिकांची कल्पना असते जोवर हृदयूपी वनात आशारूपी विषाचा वास सर्वत्र पसरलेला असतो तोवर श्रेष्ठ रूप चकोर त्यात चांगल्या रीतीने प्रवेश करत नाही ज्याचे मन भोगांमध्ये आसक्त नसते ज्याला शीतल आणि शुद्ध शांती प्राप्त झालेली असते आणि ज्याने आशा पाशांचे जाळे तोडलेले असते त्याचा चित्त चित्तभ्रम नाहीसा होतो तृष्णा आणि मोह यांचा त्याग केल्याने संविध नित्य शीतल आहे अशा शांत चित्त पुरुषाची अनास्थेने सोडलेली चित्तभूमी प्रबोधनामक फळाने युक्त होते आपल्या शरीराला अनुपयोगी दूर असल्यामुळे आस्था ठेवण्याला अयोग्य आणि मिथ्या असल्याने जाणणाऱ्या पुरुषाला चित्तभूमीच कोठची श्रवण मनन आणि निदिध्यासन साक्षात्कारादींनी भावना केली गेलेली असून ज्याचा आत्मा अनंत चिन्मात्र रूप आहे संसारात प्रसिद्ध असलेल्या रूपाहून निराळ्या रूपाचा आहे आणि ज्याच्या मनात सर्व सर्वथा लीन झालेले आहे त्याचा जीवादी भ्रम नाही साधतो मिथ्याभ्रम उत्पन्न करणारे सम्यक ज्ञान विरोधी अज्ञान शांत झाले असता आणि परमार्थाविषयी ज्ञान हा श्रेष्ठ सूर्य उगवला असता जळलेल्या शुष्क पानाप्रमाणे पुन्हा दर्शन न होण्यासाठीच अग्नीत टाकलेल्या धृताच्या थेंबाप्रमाणे चित्त सर्वथा जाते असे तू समज जे पर आणि अपर ब्रह्म जाणणारे महात्मे जीवनमुक्त त्यांच्या चित्ताला सत्व असे म्हणतात जीवनमुक्तांच्या शरीरामध्ये व्यवहार करणारी जी वासना तिला चित्त असे म्हणत नाहीत कारण ती सत्व या पदवीला पोहोचलेली असते चित्तरहित तत्वज्ञ हे नेहमी समपदी स्थित असतात सत्वाच्या अस्तित्वामुळे ते अनास्थेने केवळ लीला मात्र व्यवहार करतात शांत आणि सत्वस्थ जितेंद्रिय व्यवहार करत असतानाही सतत त्या ज्योतीला पाहतात त्यामुळे त्यांच्या ठिकाणी द्वैत आणि ऐक्य आणि वासना नसते अंतर्मुखतेमुळे चिद्रूपाग्नीत जगद्रूपी तृष्णांचा होम करणाऱ्या मुनींच्या हृदयापासून चित्तादि भ्रम निवृत्त होतात विवेकाने विशद झालेल्या चित्ताला सत्व असे म्हणतात भाजलेल्या बीजापासून जसा अंकुर उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे त्या सत्वापासून मोह उद्भवत नाही ते सत्व मूढजनांच्या हृदयात जोवर चित्त या नावाचे असते तो वर ते पुनर्जन्म देते पण ज्ञानाने त्याचे चित्तत्व नाहीसे होऊन ते सत्व होते आणि जन्माची निवृत्ती हे कार्य करते रामा तुला सर्व प्राप्तव्य प्राप्त झाले आहे तू सत्वभावास प्राप्त झालेला आहेस तुझे चित्त ज्ञानाग्नीने जळले आहे ते आता फिरून उदय पावणार नाही ज्याप्रमाणे कोयतीने कापलेले आणि अग्नीने जाळलेले ही गवत त्याची बीजशक्ती जमिनीत असल्यामुळे पाऊस पडला की लागलीच उगवते त्याचप्रमाणे पुत्रवित्ताष्टनापलेले चित्त पुन्हा उदय पावते पण ज्ञानाग्नीने दग्ध झालेले आणि बोधाने शुद्ध झालेले मन पुन्हा उगवत नाही कारण जगत ही ब्रह्माचीच मोहामुळे झालेली वृद्धी आहे आणि ज्ञानाला जगत ब्रह्मस्वभावानेच व्यापलेले आहे त्यामुळे चिदघन आणि ब्रह्म यांचा जसा भेद नाही तसेच जगत आणि ब्रह्म यांचा भेद नाही केवळ तीक्ष्णतारूप किरणांमध्ये जशी तीक्ष्णता तसेच त्रैलोक्य चित्त मध्ये चिद्रूपच आहे तेव्हा चित्त आणि जगत ही भिन्न आहेत अर्थात पदार्था उत्पत्ति शुद्ध भ्रांति हैौक है है है शब्द कसे रूढ़ो य सत अत इत्यादि परस्पर विलक्षण शब्द परस्परा विरुद्ध अर्थो योजा सत्या भार ही चिदाकाशा मुच हो तू सत्या वासना तुझे राम या नावाचे शरीरही अचिन्मय असल्यामुळे तुझा आत्मा नव्हे मग वृथा रडतोस कशाला सर्व जगत अचिन्मय आहे आणि अभावरूप आहे असे कळल्यावर तुझी देहादी कल्पनाच कोठून येणार बरे विचाराने म्हणजे ब्रम्हिद्र हित जाड्य तेवढे टाकून हे सर्व सदाचिन्मय आहे असे जर तुला वाटत असेल तर चित्वाचा चित स्वभावाचा विचार कर त्याचा चांगला विचार केला असता विविध परिच्छेदून रामा तू छिदात्मा आहेस निरेश आहेस पारावार शून्य आहेस तू आपले व्यापक स्वरूप आठव विस्मरणाने असा परिच्छिन्न होऊ नकोस तू त्या पूर्ण चित स्वभावास स्वभाव स्थिति प्राप्त हो आनंद युक्त हो परिच्छि स्वभाव परिच्छि तू अच्छा शांत हैस छिद हैस, हैस ब्रह्मरूप हैस तुझे अंतस्वरूप अतिशय स्वच्छ है तू नाभाव तथापि नाभा पराकाष्ठा तू य रूपाने आसा स्वरूप मन इत्यादी प्रवृत्ति से निमित्त नो है वर्णन करता ये नहीं तू परोक्ष नहींस कारण तू स्वयंप्रकाश आहेस सद आस हैस सर्व पदार्थ परस्पर भिन्न करना जो विशेष तो मिथ्या तो तू नव्हेस आणि तो तुझा कोणी नव्हे तू रूप आहेस आणि वस्तुत सत्तारूप नाहीसही तू केवळ स्वस्थ स्वरूपनिष्ठ आहेस हे चिदघन आत्मन तुला नमस्कार असो रामा तू आदी अंतरहित मोठ्या स्फटिकशिलेच्या अंतर्भागाप्रमाणे मध्यभागाप्रमाणे निविड असलेले हे जे छिद्रूप त्या स्वरूपाचा तू आहेस तू आकाशाप्रमाणे स्वच्छ आहेस त्यामुळे तू दुखादी दुःखाधिकारांना पात्र नाहीस असे समजून स्वस्थ हो तुझ्यानेच सर्व जगत राहिले आहे हे रामा अशा त्यात तुझ्या स्वरूपाला नमस्कार असो तुझा जय जयकार असो इति श्री वासिष्ठ महारामायने निर्वाण प्रकरणे पूर्वाधे द्वितय सर्ग श्रीराम